लुक आध्या एकवीस येशुने वर पाहिले व श्रीमंत लोकांना दानपेटीत दाने टाकताना त्याने एका गरीब विधवे ला तांब्याचे दोन नाणे टाकताना पाहिले तेव्हा तो म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले मी असे म्हणतो कारण या सर्व लोकांनी आपल्या भरपूर संपत्ती काही भाग दान म्हणून टाकले परंतु तिने गरीब असून आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले शिष्यातील काही जण मंदिराविषयी असे बोलत होते की ते सुंदर पाषाणांनी आणि नवसाच्या अर्पणानी सुशोभित केले आहे येशू म्हणाला या गोष्टी तुम्ही पाहताना असे दिवस येतील कि एकावर एक असा एक एकही दगड ठेवला जाणार नाही ते सर्व पाडले जातील त्यांनी त्याला प्रश्न विचारला आणि ते म्हणाले गुरुजी या गोष्टी केव्हा घडतील व या गोष्टी घडणार आहेत या समधी कोणती चिन्ह असेल आणि तो म्हणाला तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा कारण माझ्या नावाने पुष्कळ आणि तो मी आहे असे म्हणतील आणि ते म्हणतील वेळ जवळ आली आहे त्यांच्या मागे जाऊ नका जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत पण एवढ्याच शेवट होणार नाही मग तो त्यांना म्हणाला एक राष्ट्र राष्ट्र राष्ट्रावर उठेल एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल मोठे भूकंप होतील दुष्काळ पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील भीतीदायक घटना घडतील आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुम्हाला अटक करतील ते तुमचा छळ करतील चौकशीसाठी ते तुम्हा सभास्थाना समोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील माझ्या नावासाठी ते तुम्हाला राजे व राज्यपाल यांच्या समोर नेतील यामुळे तुम्हाला माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल आपला स्वतःचा बचाव कसा करायचा याविषयी काळजी करायची नाही अशी मनाची तयारी करा कारण मी तुम्हाला असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्या विरुद्ध बोलायला मुळीच जमणार नाही परंतु आई वडील भाऊ नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हापैकी काही जणांना ठार मारतील माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही आपल्या सहनशीलतेने तुम्ही जीवाचे रक्षण करा जेव्हा तुम्ही एरुसेलेमाला सैन्यांनी वेडा घातलेला पाहाल तेव्हा तुम्हाला कळून येईल की तिचा नाश होण्याची वेळ आधी आहे जे यहुदियात आहेत त्यांनी डोंगरांमध्ये पळून गेले पाहिजे आणि जे रानात आहेत त्यांनी शहरात जाऊ नये ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत त्या दिवसात ज्या गरोदर स्त्रिया आहेत व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल मी असे म्हणतो कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर देवाचा कोप ओढवेल ते तरवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना बंदीवान करून राष्ट्रात नेतील आणि येकांचा काळ संपेपर्यंत येहुदी राष्ट्रे युरुशलेम पायाखाली तुडवतील सूर्य चंद्र तारे यांच्या चिन्हे होतील पृथ्वीवर राष्ट्रे खबल होतील व समुद्राच्या गरजणाऱ्या लाटांनी ते घाबरून जातील भीतीमुळे लोक बेशुद्ध होतील आणि जगात काय घडणार आहे या धास्तीमुळे व भीतीमुळे लोक दुर्बल होतील आकाशातील सामर्थ्य डळमळीत होतील नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने मेघात येताना पाहतील मग या गोष्टी घडण्यास आरंभ होईल तेव्हा सरळ उभे राहा आणि तुमचे मस्तक वर करा कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे नंतर त्याने एक बोत कता ली। त्यास एक बोधकथा सांगितली अंजिराच्या झाडाकडे व इतर दुसऱ्या सर्व झाडांकडे पहा त्यांना पालवी येऊ लागली की तुमचे तुम्हीच समजता की उन्हाळा अगदी जवळ आला आहे त्याचप्रमाणे या गोष्टी घडताना तुम्ही पहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे मी तुम्हाला खरे सांगतो की या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत सावध रहा, दारूबाजी आणि आधाशी पणात तुमचा वेळ घालू नका किंवा काही गोष्टींमध्ये मग्न राहू नका जर तुम्ही तसे कराल तर तुम्ही व्यवस्थित विचार करू शकणार नाही व तुम्ही तयार नसता तो दिवस शेवट अकस्मात तुमच्यावर येईल खरोखर तो पृथ्वीवर असणाऱ्या सर्व जिवंतांवर येईल सर्व समय जागृत रहा, होणाऱ्या सर्व गोष्टींपासून जिवंत राहण्यासाठी आणि विश्वासाने मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहणे शक्य व्हावे यासाठी प्रार्थना करा दर दिवशी तो मंदिरात शिक्षण देत असे परंतु रात्री मात्र तो जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर जात असे सर्व लोक मंदिरात जाण्यासाठी वो त्याचे ऐकण्यासाठी पहाटेच उठून त्याच्याकडे जात